नमस्कार श्रोते तुम्ही ऐकत आहात रेडिओ फोनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लोटा त्या आणि तसं पाहायला गेलं तर आपण पाहतोय हो की रोजचा दिवस हा सारखा नसतो ओके नाही आणि म्हणूनच रोजचा दिवस सारखा नाही आणि म्हणून आज मी खास तुमच्या सर्वांसाठी एक खूप सुंदर असा शो घेऊन आलेली आहे ज्याचं नाव आहे शब्द खेल हा शब्दी तुम्हारा महत्ति है प्रत्येक आवड़ना आगे आवड़ता खेला एवड महती है शब्द अपन ऐको प्रेम विरह विश्वास मैत्री परंतु नेमक का है शब्द शब्द एकत्र त्याचं कवितेत रूपांतर करणं किंवा चारोळ्या लिहिणं एखादी कथा लिहिणं हे एखाद्या कथानकांनाच किंवा लेखकांना किंवा कवयित्र्यांना जमलंय किंवा कवींना जमले आणि म्हणून मला एक अस विश्वास आहे प्रेम हा एक शब्द जो आहे या प्रेम या शब्दामध्ये सर्व शब्द समावलेले आहे कारण प्रेमावरच सगळं जग आज चालू आहे आणि प्रेमाने जग जिंकता येतं आणि म्हणून मला असं वाटतं हा शो मी खास तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे आणि हा शो करायला माझ्यासोबत आहेत कैलास नाईक ऍडव्होकेट वकील हे त्यांचं प्रोफेशन आहे आणि कवी हे त्यांचं पॅशन म्हणजे बसले बसल्या एखाद्या मनात जसं आपण एखादी गोष्ट पाहतो ना त्या गोष्टीला आपण फक्त पाहत राहतो ते लोक म्हणजे कवी ते सर्व गोष्टी शब्दामध्ये मांडतात तो भाव ती जी रचना ती सर्व एका शब्दामध्ये म्हणूनच त्यांना कवी असं म्हटलं जात आणि म्हणून चलता चलता एखाद्या व्यक्तीवर एखाद्या निसर्गावर एखाद्या शब्दावर प्रेम करणारे हे कवी आणि म्हणूनच खास तुमच्या सर्वांसाठी हा शो मी घेऊन आलेली आहे आणि आपण फक्त मीच नाही खेळणार आहे फक्त सर नाही खेळणार आहेत पण सगळे जण या शब्दांबरोबर खेळू शकता सुरुवात हा जो आपला प्रोग्राम आहे हा या प्रोग्रामच्या निमित्ताने आपण प्रेमाचे जे विविध रंग आहेत विविध शब्द आहेत जे विविध भाव आहेत या सर्व भावांना जे भाव मनातले आहेत जे, जे ना, ना, मा करूया। की, दर रविवारी दुपारी दोन ते तीन या शब्दांसोबत खेळायला आपल्या सोबत दर रविवारी असणार आहेत कैलास नाईक सर जे खूप सुंदर कवी आहेत आणि तुम्ही कोणताही शब्द टाका त्याच्याबद्दल आपण कविता आणि चारोळ्या आणि त्याच्याबद्दलचे गाणे आपण सर्व श्रोत्यांना ऐकवणार आहोत तर मला असं वाटतय की आजची जी सुरुवात आहे आपल्या पहिल्या शोची आणि पहिल्या शब्दाची ती म्हणजे oh, प्रेम oh, प्रेम हा सगळ्यांच्या जीवाभावाचा शब्द oh, मनातला शब्द oh. आवडीचा शब्द कारण प्रेम आलं की विश्वास नाती आली बऱ्याच गोष्टी आल्या प्रत्येक शब्दाची सुरुवात ही प्रेमाने होते एखादा पोरगा आपल्याकडे रागत बघत असेल त्याला प्रेमाने शब्द असा आहे की कुठेही जा प्रेम आहे म्हणजे एखादी गोष्ट आपण दुकानात विकत घ्यायला जातो आणि त्यांनी जर म्हटलं की नाही ह्याची किंमत आम्हाला माहित नाही आपण प्रेमाने सांगू शकतो की म्हणजे तुम्ही मला सांगा सर कुठं नाहीये प्रेम अगदी सगळीकडे प्रेम आहे आणि प्रेम या शब्दाशिवाय ही दुनियाच अपूर्ण आहे असं मला वाटत आणि मग प्रेम ते लहान बालपणापासूनच प्रेम असो ते अगदी वृद्ध प्रेम असो प्रेमाच्या प्रेमा अनुषंगाने जर बोलायचं म्हटलं तर मला या ठिकाणी एक चारोळी श्रोत्यांना ऐकवायची वाटते नक्कीच आम्ही तेच ऐकायला शब्दांच्याही देशामध्ये भावनांच एक सुंदर गाव असत शब्दांच्याही देशामध्ये भावनांचं एक सुंदर गाव असतं चुकतो हृदयाचा ठोका क्षणात चुकतो हृदयाचा जीवनात ज्याच्या जीवनामध्ये प्रेम आहे त्यांनी जग जिंकलं असं मला वाटत आणि प्रेमाच बद्दल जर आपण म्हटलं तर प्रेमाबद्दल जेवढं आपण लिहू तेवढ कमी कारण हो। प्रेमाबद्दल अनेक लेखकांनी कवींनी शायर आहेत त्यांनी भरभरून बर असं लिहिलेलं आहे हो, हो। जर माझ्याबद्दल म्हणायचं झालं तर मी स्वतः श्वास तो माझ्या या माझ्या पेजच्या नावाने मी लिहितो आणि मला जर आपण विचाराल की प्रेम म्हणजे नक्की काय तर मी एवढंच सांगेन की प्रेम म्हणजे आंतरात्म्यातून आलेली एक साध प्रेम म्हणजे आंतरातून आलेली एक साध प्रेम म्हणजे जराशे हसू जराशा वादातून खूप सारा संवाद प्रेम म्हणजे जराशी हसू जराशा वादातून खूप सारा संवाद एकमेकांची मन जुळल्यावर नात किती दृढ होत एकमेकांची मन जुळल्यावर नात किती दृढ होत समजून घेतल्यावर एकमेकांना प्रेम ही मग सुदृढ होत समजून घेतल्यावर एकमेकांना प्रेम ही मग सुदृढ होत जपावं लागतं प्रेमात तिला अलगत गुलाबाच्या फुलासारखं जपावं लागतं तिला प्रेमात अलगत गुलाबाच्या फुलासारखं रुसवा काढून तिचा समजवावं लागतं मिठीत घेऊन लहान कधी ती अवखळ कधी ती अल्लड होते कधी धीरगंभीर होऊन विषय कुठल्या कुठून येते शेवटच्या चार वेळी सादर करतोय राग येतो मला ही कधी तेव्हा ती हसून जपते मलाही मला कधी कधी तेव्हा ती हसून जपते मला ती आहे म्हणून अस्तित्व माझ कळत माझ सार अंतर म्हणतील कळतं माझ सारतीला प्रेमामध्येच या गोष्टी पॉसिबल आहेत मला असं वाटत कारण प्रेम आहे नाती आहे गोडवा आहे आणि रुसन फुगणं भांडणं ह्या गोष्टी आल्याच mm. आणि त्या शेवटी प्रेमाने की oh. जरी oh. तरी त्याच्यात एक प्रेम लपलेलं आहे कोणत्याही गोष्टीत आज प्रेम आहे जसं तुम्ही म्हणले की लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत आज प्रत्येकाला प्रेमाची भाषा आहे आणि ही भाषा जर प्रत्येक व्यक्तीने जर आज जीवनामध्ये आणली ही भाषा शिकली ना प्रेमाची भाषा कारण आज कितीतरी भाषा आहे मराठी हिंदी इंग्लिश स्पॅनिश पोर्तुगीज परंतु प्रेम ही एक अशी भाषा आहे त्याला कुठेही थारा नाही आणि त्याला कुठेही सीमा नाही मराठी भाषेला सीमा आहे हिंदी भाषेला सीमा आहे इंग्लिश भाषेला सीमा आहे प्रेम भाषेला सीमा नाही एवढंच मला प्रेमाबद्दल कळत आणि म्हणून मला असं वाटतं की ऐकणारे जे श्रोत्या आहेत मला असं वाटतं त्यांना हा शो आज नवीन आहे पण नॉट लिस्ट कारण हा शो तुमच्यासाठी नेहमी आम्ही आणणार आहोत दर रविवारी दुपारी दोन ते ती तीन विथ आरजी कैलास नाईक आणि हो मी मधी मधी साथ द्यायला आहे आरजी आणि मला वाटतं की तुम्ही आम्हाला तुमच्याही मनातले जे प्रेमाबद्दल भाव आहेत कुणाला चारोळ येत असतील कुणाला कविता येत असतील किंवा त्याबद्दल दोन शब्द बोलता येत असतील तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉल करा 721919005 72 टू वन नाईन वन नाईन नंबर मी पुन्हा एकदा सांगते 721919005 टू वन नाईन वन नाईन ट्रिपल झिरो फायव आम्हाला तुमच्या कॉलचं वेट आहेच आठवणही आहे आणि इंतजार भी रागा आणि तुम्ही आम्हाला एस एम ही करू शकता आणि आमचा एस एम एस नंबरही आज आहे आम्ही खूप साऱ्या गप्पा अजून मारणार आहोत कारण प्रेम हा शब्द न संपणारा आहे पण तत्पूर्वी मला असं वाटतं आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि जसं आपल्याला म्हणा न सांग आज हे कळे मला आगे। कसा जीव माझा तुझ्या मध्ये गुंतला आणि हा जीव तेव्हा गुंततो कुणामध्ये जेव्हा आपलं त्या व्यक्तीवर प्रेम असत गान आज सर्व श्रोत पैयांदा आप आज डेडिकेट कर आज है कला जीव मजा तुझा मध्य गुंतला कशाला कुणा कशाला कशाला कुणा की कशाला कसा जीव मजा तुझा मधे गुंतला का वर्णा वर सहज कसे गमती न भेट लो ग खुला प्रेमा खेल आप आप एक खेलो ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते हा खेळ शब्दांचा आणि मला असं वाटतं कॅला सर आपल्याला एक कॉल आलेला आहे आणि काय हरकत नाही आपण उशीर गेला उचलायला परंतु हा जो खेळ आहे शब्दांचा हा चालत राहणार आणि जसं प्रेम जसं आपण आता एक गाणं ऐकत ना सांग आज आहे कळे मला भीती कुणाची कशाला कारण ज्यामध्ये भय आहे भीती आहे तो व्यक्ती कधीच प्रेम करू न शकणार त्याबद्दल तुमचं काय मत आहे हो अगदीच आणि प्रेमामध्ये भीती नसली पाहिजे आणि भाव जे असतात ते अनेक वेळा अबोल असतात आणि अबोल भाव जे आहेत मनातले ते कोणी बोलत बोलत नाही तर कुणी लेखणीच्या माध्यमातून ते व्यक्त करत प्रे, प्रेमाच जर आपण हे म्हटलं तर जसं की मी आता आपल्याला एक चारोळी ऐकवली होती तर प्रेमाबद्दल माझ्याबद्दल जर माझ्या संपूर्ण साहित्य प्रवासाबद्दल जर आपण म्हणाल तर प्रेम म्हणजे शब्द नाही आहे माझा श्वास वा प्रेम म्हणजे जग आहे आणि ह्याच्यामध्ये विश्वास असण फार गरजेचं आहे आणि खरंच त्याच्यावरून आपल्याला समजत की प्रत्येक व्यक्तीच प्रत्येक व्यक्तीशी कस प्रेम आहे आणि मला असं वाटतं आपल्याला एक छान मेसेजही आलेला आहे सर्वांना कळाले मला कळाले तुला हा मेसेज केलेला आहे मला असं त्यांना हो। हो। हे सॉंग ऐकायचं आहे सर्वांना कळाले मला कळाले तुला नक्कीच आपण त्यांनाही हे गाणं ऐकूया निश्चितच निश्चितच प्रेमाबद्दलची जी भावना आहे जसं मला विचारावं असं वाटेल की एक नवीन अलगद पहिली भेट जी असते प्रेमातली ती कशा स्वरूपात असेल पहिली भेट जी असते ती पहिल्यांदा भाव जो असतो तो लाजरा बुजरा असतो परंतु आपण जे पहिल्या भेटीच बोललात तर त्या पहिल्या भेटीच्या संदर्भात मला असं म्हणावं लागेल की पहिलं प्रेम आणि पहिली भेट कुणीच कधीच विसरत नाही हो बरोबर पहिलं प्रेम आणि पहिली भेट कुणीच कधीच विसरत नाही जरी कितीही दिवस चरले तरी त्यातली गोडी मात्र कधी ओसरत नाही नक्कीच किती जरी प्रवासामध्ये त्यांचा खंत जरी पडला तरी ते पहिलं प्रेम जसं पहिला पाऊस कधी विसरला जात नाही तसं पहिला की कधीही विसरलं जात नाही कारण पहिलं प्रेम <laughs> कायमस्वरूपी मनामध्ये राहत वा आणि आपल्याला आणखीन एक मेसेज आलेला आहे हॅलो मी सांग कधी कळणार तुला मना तुला आणि तसं पाहिला गेलं तर कधी कधी असं होतं कैलाजी की आपल्याला समोरच्या व्यक्तीतले भाव कळतच नाही कळत नाही प्रेम आहे मनापासून प्रेम आहे परंतु जर समोरच्या व्यक्तीतले भाव नाही कळले तर कसं कळणार आपल्याला प्रेम आहे नाही आपण जर त्याबद्दल म्हणलं तर कसं आहे की प्रेमाचे जे भाव आहेत ते बऱ्याचशा वेळा डोळ्यातून म्हणजे व्यक्त होतात आणि डोळ्यात पाहिल्यानंतर प्रेम हे दिसू शकत हो हो प्रेमाला अनेक रंग आहेत अनेक रूप आहेत आणि कुणाचं प्रेम बोलक असतं कुणाचं प्रेम अबोला असतं हो। त्यामुळं मनातले भाव कळणं हे फार महत्वाचं हो आहे खूप जरा म्हणतात की सांगायला कशाला पाहिजे हो डोळ्यात दिसतंय की हो, हो, हो। बरोबर आहे ना अगदीच अगदीच आणि म्हणूनच मला असं वाटते हे गाणं आपल्या सर्व श्रोत्यांना आणि खास कांचे यांना कि खूप खूप धन्यवाद त्यांनी आपल्याला मेसेज केला आणि खूप सुंदर गाणं सुचवलं अनुषंगानं मला या ठिकाणी असंही म्हणजे एक चारोळी वाटते आठवली की तिच्या डोळ्यात पाहिल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षण दिसली तिच्या डोळ्यात पाहिल्यावर मला एक गोष्ट प्रकर्षानं दिसली ती ती प्रेम करते माझ्यावर म्हणूनच लाजून आणि हे लाजणं हे पण एक प्रेमात असं म्हणलं तरी काही हरकत नाही आणि नक्कीच आपण हे गाणं श्रोताना ऐक तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुनेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ आनंदी रहा आनंद लुटा मनात दिसणार तुला लाजणारा फुला तुला सांग कधी कलणार भाव माझा मना तला सांग कधी कलणार तुला भाव माझा मना तला रंग तुला रंग तुला सांग कधी कलनार तुला भाव माझा मनाला कभी कलार तुला भाव माझा मना तला सांग कधी कलणार तुला भाव मा झमना तला सांग कधी कलणार तुला भाव मा झमना तलासर चंचल वरती निसर चंचल पाण बरती ला तरंग उठती निरसर चंचल पाण लईत एक तरंग उठती छंद कधी कलनार तुला छंद कधी कलनार तुला नाचणाऱ्या जला तला सांग कधी कलणार तुला भाव माझा मनातला सांग कधी कलणार तुला भाव माझा मनातला मला असं वाटतं माझा कॉल आलेला आहे आपण तो कॉल घेऊन घेऊयात हो हॅलो नमस्कार नमस्कार आपण कोण बोलत सर कुठून बोलतय गणेश किती बोलतो मोहोळ्या गणेश नमस्कार कसे आहात मी आरजे कैलासर संडे आरजे कैलास बोलते सर आणि तर रविवारी आज आरजे कैलास आपल्यासोबत गप्पा मारायला येणार आहे 2 ते तीन हा खेळ शब्दांचा आणि या कार्यक्रमामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा खरंच मनापासून स्वागत करते सर बोला सर बोला काय काय चॉईस आहे सर आपली काय आपल्याला ऐकायला आवडेल सर काय साहेब काय चालू आहे काय नाही खूप खूप आज, आज प्रेम हा विषय चालू आहे आज आजपासून आपल्या पुणे रेडिओ आठ एफ एम वर आपण लाईव्ह आहोत तर आपल्यासाठी आपल्यासाठी प्रेमाची चारोळीडिकेट करतोय माणसांच्या गर्दीत असून ही एकटं वाटणं माणसांच्या गर्दीत असून ही एकटं वाटणं जवळ असून ही न बोलता नजरेने भेटणं माणसांच्या गर्दीत असून ही एकटं वाटणं जवळ असून ही न बोलता नजरेने भेटणं तिच्या सुखात हसणं तिच्या दुःखात तिच्या सुखात असण तिच्या दुःखात रडणं यालाच तर म्हणत नाहीत ना प्रेमात पडण <laughs> तुमचं तुम तुम काय मत आहे प्रेमाबद्दल काय ना सर मस्त मस्त मस्त कविता सांगितली प्रेम, पुनेरी आवाज रेडिओ आठ वर कायम राहू द्या आणि सर तुम्हाला कोणतं गाणं ऐकायला आवडेल ऐकायला आवडेल सर आज जमलेल्या बाबाची खूपच छान ओके, ओके, ओके। आपल्यासाठी जरूर हे गाणं आणि हो। खास तुमच्यासाठी हे गाणं आणि खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आम्हाला कॉल केले याबद्दल आभार प्रेम तस पाहायला गेलं तर बाप्पाचं आणि मुलीचं एक नातं असतं आणि त्या नात्यामध्ये सुद्धा एक खूप छान प्रेम दडलेलं असत आणि जसं की गणेश सरांनी गाणं खूप छान सांगितलं ऍक्च्युली खूप सॅड म्हटलं तर एक इमोशनल सॉंग हो, आहे आणि त्या जो जे बाबा आहेत त्या हो। गाण्यात त्या ते गाणं नुसतं ते गाणं नाहीये तर ते प्रत्येक त्या बाबांची कहाणी त्या बाबांची व्यथा त्या बाबांचं जे अंतर्मन आहे त्या अंतर्मन त्या ते त्यामध्ये व्यक्त केलं गेलेलं आहे त्यामुळं त्या निशितच ते अतिशय भाऊस्पर्श असं गाणं आहे ते आणि कस आहे ना की त्या गाण्यामध्ये जसं मी पण हे गाणं ऐकलं आणि कुठलीही मुलगी असेल जगातली अशी कोणती मुलगी नाही किती रडणार नाही आणि मला असं वाटत आपला एक कॉल आलेला हॅलो हॅलो नमस्कार सर कोण बोलताय कुठून बोलताय सर मॅडम सागर बोला सर सागरजी नमस्ते बोला आरजीला बोला काय म्हणतोय हा सर तुमची कविता ऐकली ऐकायला जरा छान वाटत अरे वा वा छान कोणती तुम्हाला कशा स्वरूपाची कविता ऐकायला आवडेलची अरे वा प्रेमाबद्दलची अरे खूप छान आणि योगायोगाने आमचा विषय सुद्धा तोच आहे प्रेमाच्या संदर्भात हो आणि आपण पुणे आवाज एफ एम रे मध्ये आपण कॉल केला त्याबद्दल आपले खूप खूप आभार आणि आपल्यासाठी ही एक चारोळी आपल्याला डेडिकेट करतोय आपल्या फरमाइशवरून कॉल केलेला ओके ओके ओके तुझ्या प्रेमात पडलो आणि जीव तुझ्यावर जडला तुझ्या प्रेमात पडलो आणि जीव तुझ्यावर जडला तू होती सोबत म्हणून तर प्रेमाचा हा प्रवास घडला म्हणून तर हा प्रेमाचा प्रवास घडला अरे वा सर तुमचं काय मत आहे प्रेमाबद्दल कॉल कर। करा मला धन्यवाद धन्यवाद सर तुम्हाला एखादं जे तुम्हाला आवडत मराठी हिंदी जे तुम्हाला आवडेल कारण प्रेम हे कुठल्या एका भाषेसाठी नाहीये हो होता नवीन पिक्चर आला कलंग ते शकता सांगा, सांगा, जरूर सांगा। आ, ते कलंक त्यामध्ये ऐकत होत गाणं कलंक नाही इश्क हे काजलपिया सांगायचं कलंक नाही इश्क हे काजलपिया कलंक नाही इश्क हे काजलपिया नक्की सर हे गाणं तुमच्यासाठी आम्ही डेडिकेट करतो ओके थँक्यू मॅडम आणि बघा हो हो आणि तुम्ही कॉल केला त्याबद्दल जसं सर म्हणलंय की हिंदी सांगू कि मराठी सांगू ऍक्च्युली प्रेमाची कोणती भाषा कोणत्याही भाषेमध्ये प्रेम हे व्यक्त करता येत एखाद्या आणि आपण बोलत होतो या गाण्याबद्दल दमलेल्या बाबाची गाणी त्या मुलीच बापावरच प्रेम आणि बापालीवरच प्रेम आणि जगातली मुलगी होते की जगातली कोणती अशी मुलगी नाही की गाणं ऐकून रडणार आणि सर्वात पहिल्यांदा आपली जी फरमाई होती कॉल आपल्याला आणखी हॅलो हॅलो मॅडम हा बोला हॅलो हा बोला ना सर तुमचा आवाज येतोय क्लिअर आपण कोण बोलतोय मी वैभव वैभव हाँ, हाँ, बोला, बोला सर बोला काय मराठी गाणं पाहिजे हो सर ऐका सांगा सर काळ्या मातीत मातीत काळ्या माती तर मातीत सर आज विषय आपल्या प्रेमाबद्दल चाललेला आहे तर प्रेमाबद्दल तुमचं काय मत आहे मॅडम प्रेमाबद्दल काही नाही प्रेम नाही तुम्ही कसं व्यक्त करता ते त्यांची आवडीनवडी आवा आहे खूपच सुंदर विचार तुमचे खूप सुंदर विचार आहेत आणि हे प्रेम असंच कंटिन्यू कायम असावं ही शुभेच्छा आणि सर खूप खूप धन्यवाद की तुम्ही आम्हाला कॉल केला आणि तुमचं आई वडिलांबद्दलचं प्रेम आमच्यासोबत व्यक्त केलं आणि परत असं तुमचं प्रेम आमच्या या कार्यक्रमावर असू द्यावं कारण दर रविवारी दोन ते तीन आम्ही आर जे तुमच्याशी आपा मारायला येणार आहेत तुमच्या प्रत्येक विषयांवर आम्ही बोलायला येणार आहोत तर तुम्ही नक्की आम्हाला जॉईंट होऊ शकता धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद तर इतक्या सगळ्या फरमाइशा आहेत आपण मला असं एक एक, एक करून आपण सर्वांची फरमायशी पूर्ण केली पाहिजे आणि सर्वात पहिल्यांदा आपल्याला कॉल आला होता खास दमलेल्या बापाचा आणि ते मुला मुलीचं आणि वडिलांचं ना काय आहे हे आज आपण सर्व श्रोत्यांना ऐकूया तुम्ही ऐकत आहात रेडिओ आवाज एकशे सात आनंदी राहा आनंद लुटा उतरले तोंड डोळ्यात सुखलेले पाणी कोमेजून निजलेली एक परी राणी उतरले तोंड डोळा सुकले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी तोंड नाही तोंड आज तुला घेतो मी कुशीत निजेतच तरी पण येशील खुशीत सांगायाची आहे माझ्या सानोल्या फुला दमलेल्या बाबाची आठ पाट नगरात गर्दी होती भारी घामा घुम राजा करी लोकलची वारी आठ नगरात गर्दी होती भारी घामाघूम राजा करी लोकलची वारी रोज सकाळी सांगायचे काल राहून येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परी साठी गोष्टी तली परी बांधी नी थकल हाथ दम कहानी तुला ऑफिस उशिरा अस्तो बसुन ऑफिस उशिरा अस्तो बसुना भंडावले डोके गे काम बुड़ तास तास जातो खाल मने तास तास जो खाल मे निगुन एक, एक दिवा जो हलूज विजुन अशावी का संग आठ सोबतोन दाटे पानी डोया दाटे वाटते कि उठन या तुझा पास यावे, वाटत आहे की उठून या तुझ्या पास यावे तुझ्यासाठी मीही थोडे लहान गे व्हावे रुसावे निभांडावे उगाच रुसावे नि भांडावे तुझ्याशी चिमुकले खेळ काही भांडावे तुझ्याशी उधळत खिदळत बोलशील काही भान मला उरणार नाही बघताना उरणार नाही बघणारी आई तरी दंगा मंडू उधड़ खिदील मंडूस बोलक्या आठ लुक लुकलुक तुझा पैला दात बोलक्या लुक लुकलुक तुझा पेला दात पैयांदाच घेव तोंडी मऊ भात आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा बाबा आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं पाऊल पाहिलं दूरचं पाहत राहिलो फक्त जवळ पाहायच राहिलं आसा गेलो आहे पुरा आड़ हली तुला पाहतो आसा गेलो आहे पुरा आड़ हली हल्ली बाड़ हल्ली तुलाह तोरुण असा कसा बाबा देव